रा, रा या त्या ग्रंथाच्या ऐक्या आहेत जो आपला उद्देश अगदी स्पष्टपणे व्यक्त करतो आम्ही ह्याला उतरवलं आहे कुरान बनवून अरबी भाषेत जेणेकरून तुम्हा अरबवासियांना ते चांगल्या प्रकारे समजू शकाव न हे hey, पैगंबर सल्लेला अवलं वसलम आम्ही ह्या कुरानला तुमच्याकडे दिव्य प्रकटन करून उत्तम शैलीमध्ये घटना आणि हकीकती तुम्हा सांगत आहोत अन्यथा याच्यापूर्वी या, या गोष्टीपासून तुम्ही पूर्णपणे बेखबर होता हे त्यावेळेचं वर्णन आहे जेव्हा युसुफ अलेस्लामनं आपल्या वडिलांना सांगितलं हे पिता मी स्वप्न पाहिलं आहे की अकरा तारे आहेत आणि सूर्य आणि चंद्र आहे आणि ते मला सज्जा करत आहेत उत्तरात त्याच्या पित्याने सांगितलं मुला आपलं हे स्वप्न आपल्या भावांना सांगू नकोस अन्यथा ते तुझ्या त्रासाला उठतील वस्तुस्थिती अशी आहे की शैतान माणसाचा उघड शत्रू आहे आणि घडेल असं तू स्वप्नात पाहिलं आहेस की तुझा रब तुझ्या आपल्या कार्यासाठी निवड करेल आणि तुला गोष्टींच्या तळापर्यंत पोहोचवण्याच शिकवल आणि तुझ्यावर आणि याकूब अल इस्लामच्या संततीवर आपली देणगी त्याच प्रकारे पूर्ण करेल ज्या प्रकारे यापूर्वी त्यानं तुझे वाडवडील इब्राहिम अल आणि इसाक अल यांच्यावर केलेली आहे निश्चितच तुझा रब सर्वज्ञ आणि बुद्धिमान आहे لَقَدْ كَانَ فِي يُوسُفَ وَإِخْوَتِهِ آيَاتٌ वस्तुस्थिती अशी आहे की युसुफ अल इस्लाम आणि त्याच्या भावांच्या कथेत या प्रश्न करणाऱ्यांकरता मोठ्या निशाण्या आहेत यूसुफ ही कथा अशी सुरू होते की त्याच्या बांधवांनी आपापसात आप सांगितलं की हा यसुबालेस्लाम आणि याचा भाऊ दोघ आमच्या वडिलांना आम्हा सर्वांपेक्षा अधिक प्रिय आहेत वास्तविक पाहता आम्ही पूर्ण जठ्ठा आहोत खरी गोष्ट अशी आहे की आमचे वडील पूर्णपणे बहकले आहेत चला ला युसुब अल इस्लाम लावळ तुमच्याकडेच राहावं हे काम उरकल्यानंतर पुन्हा नेक बनून राहा यावर त्यांच्या पैकी एकानं सांगितलं युसुफ अलेसला आमला ठार करू नका जर काही करायचंच असेल तर त्याला एखाद्या अंधकूपामध्ये टाकून द्या एखादा येणारा जाणारा काफिला त्याला काढून नेईल असं ठरल्यावर त्यांनी जाऊन आपल्या वडिलांना सांगितलं हे पिता काय कारण आहे की आपण युसुफ अल इस्लामच्या बाबतीत आम्हावर विश्वास ठेवत नाही वास्तविक पाहता आम्ही त्याचे खरे हितचिंतक आहोत उद्या त्याला आमच्याबरोबर पाठवून द्या थोडे फळफळावर खाईल आणि खेळून बागडून मनोरंजनही करून घेईल आम्ही त्याच्या रक्षणासाठी आहोतच वडिलांनी सांगितलं तुमचं त्याला घेऊन जाणं मला जड जातं आणि मला भीती आहे की एखाद्या वेळी त्याला लांडग्यानं फाडून खाऊ नये जेव्हा की तुम्ही त्याच्याकडून गाफिलाच आवेत दिलं जर आम्ही असताना एखाद्या लांडग्यानं खाल्लं ज्यार्थी किंवा जथा आहोत त्या आम्ही तर अगदीच निकामी ठरू सलमो करून, गेले, एका अंधकूपात सोडून द्यावं तेव्हा आम्ही युसुफ अल इस्लाम ला दिव्य प्रकटन केलं कि एक वेळ येईल जेव्हा तू या लोकांना त्यांच्या या कृत्याचा समज देशील हे आपल्या कृत्याच्या परिणामापासून बेखबर आहे संध्याकाळी ते रडत फेकत आपल्या वडिलांकडे आले ऑनूया चौक नायू सुंद ओ मा आणि म्हणाले हे पिता आम्ही धावण्याच्या स्पर्धेत लागलो होतो आणि इसू अल इस्लामला आम्ही आमच्या साहित्याजवळ सोडलो होतो कितक्यात लांडगेनं येऊन त्याला खाऊन टाकलं आपण आमच्या बोलण्यावर विश्वास ठेवणार नाही जरी आम्ही खरे असलो आणि त्यांनी खोट नाट रक्त लावून आणलं होत हे ऐकून त्यांच्या वडिलांनी सांगितलं किंबहुना तुमच्या वासनीनं तुमच्याकरता एक मोठं काम सोपं बनवलं बर संयम राखीन आणि चांगलेच प्रकारे संयम बाळगीन जी गोष्ट तुम्ही रचत आहात त्यावर अल्ला कडूनच मदत मागितली जाऊ शकते तिकडे एक काफीला आला आणि त्यानं आपल्या पाणख्याला पाणी आणायला पाठवलं पाणख्यानं विधीत डोल घातला तर इसूवाले स्थानला पाहून पुकारून उठला शुभ असो येथे तर एक मुलगा आहे त्या तेल लोकांनी त्याला व्यापाराचा माल समजून लपून ठेवला, खर पाहता जे काही ते करत होते अल्लाह त्याचा जाणकार होता सर शे ते शेवटी त्यांनी थोड्याशा किंमतीवर काही दिनमच्याऐवजात त्याला विकून टाकलं आणि ते त्याच्या मुलाच्या बाबतीत काही जास्तचे उमेदवार नव्हते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 मिस्टरच्या ज्या व्यक्तीनं त्याला खरीदलं त्यानं आपल्या पत्नीला सांगितलं याला चांगल्या प्रकारे ठेव दुरापास्त नाही कि आपल्याला लाभदायक ठरावा अथवा आम्ही त्याला आपला ला पुत्र बनवावं अशा प्रकारे आम्ही इसुबालेस्लामसाठी त्या भूभागात पाय स्थिरवण्याचा मार्ग काढला आणि त्याला व्यवहार आकलनाचं शिक्षण देण्याची व्यवस्था केली अल्ला आपलं काम केल्याशिवाय राहत नाही परंतु बहुतेक लोक जाणत नाहीत आणि जेव्हा तो आपल्या पूर्ण तारुण्यात पोहोचला तेव्हा आम्ही त्याला निर्णय शक्ती आणि ज्ञान प्रदान केलं अशा प्रकारे आम्ही नेक लोकांना मोबतला देत असतो وراء وجدته التي هو في بيتها عن نفسه وغلقت الابواب وقالت هيتلت قال ما عاد الله قال ما عاد الله انه رضي احسن مسواي انه لا يفلح الظالمون जस्ट रीचा घरी तो होता ती त्याच्यावर मुघनी घालू लागले आणि एके दिवशी दारं बंद करून म्हणाली ये इसवले सामनं सांगितलं अल्लाचा सा आश्रय माझ्या रब न तर मला चांगला दर्जा बहाल केला आणि मी हे काम करावा हो। असले जालिम कधीही सफल होत नसतात ओलि ती त्याच्याकडे सरसावली आणि इसुफल इस्लाम देखील तिच्याकडे सरसावला असता तर त्यानं आपल्या रबचं प्रमाण पाहिलं नसत असं घडलं जेणेकरून आम्ही त्याच्यापासून दुष्टता आणि निर्लजता दूर करावी खरं पाहता तो आमच्या निवडक दासांपैकी होता واستبق الباب وقدت قميصه من دبر والف يا سيدها نادى الباب قالت ما جزاء من ارا وج باهلك سوء ام الا ان يسجن او عذاب اليم ستوتي <تصفيق> يسुبل اسلام पुढे आणि ती मागे असे दाराकडे धावले आणि तिने पाठीमाकून इसुबल इस्लामचा सद्रा ओडून फाडून टाकला त्या त्याला पाहताच स्त्री म्हणू लागली कोणती शिक्षा आहे त्या माणसासाठी ज्यानं तुझ्या गृहिणीवर बदनीत व्हावं याशिवाय अन्य कोणती शिक्षा असू शकते की तो कैद केला जावा अथवा त्याला कठोर यातना दिली जावी म न सांगितलं हीच मला फोस लावण्याचा प्रयत्न करत होती त्या स्त्रीच्या स्वतःच्या कुटुंबीयापैकी एका व्यक्तीनं परिस्थितीजन्य पुराव्यावरून साक्ष प्रस्तुत केली जर यसुब अली इस्लामचा सदरा पुढून फाटला असेल तर स्त्री खरी आहे आणि हा खोटा आणि याचा सदरा पाठीमागून फाटला असेल तर स्त्री खोटी आणि हा खरा जेव्हा पतीनं पाहिलं की ईश्वरचा आमचा सदरा पाठीमागून फाटला आहे तेव्हा तो म्हणाला केतर तर तुम्हाला स्त्रियांचं स्त्रिया चारित्र आहे खरोखर मोठ्या भयंकर असतात तुमच्या चाली इसुबल इस्लाम या मामल्याकडे दुर्लक्ष कर आणि हे स्त्री तू आपल्या अपराधाची क्षमा माग तूच मुळात अपराधी होतीस शहरातील स्त्रिया आपपसात चर्चा करू लागल्या की अजितची पत्नी आपल्या युवक गुलामाच्या मागे लागली आहे प्रेमानं तिला अनिर्बंध करून सोडला आहे आमच्या दृष्टीनं तर ती उघड चूक करत आहे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 त्याच्या दृतपणाच्या गोष्टी ऐकल्या तेव्हा त्यांना बोलून पाठवलं आणि करता तक्याची बैठक सजवली आणि मेजबनीत प्रत्येकीच्या पुढ्यात एक एक सुरी ठेवली मग ऐन त्यावेळी कापून कापून खात होत्या तिनं इसुअल इस्लाम लाला की त्यांच्या समोर बाहेर ये जेव्हा त्या स्त्रियांची दृष्टी त्याच्यावर पडली तेव्हा त्या अवाक झाल्या आणि आपले हात कापून घेतले आणि अनायसे उद्गारल्या हे अल्लाह ही व्यक्ती मनुष्य नाही हा तर कोणी प्रतिष्ठित प्रतिष्ठा होय आजीच्या पत्नीनं सांगितलं ऐलत ना, ना। हीच आहे ती व्यक्ती ज्याच्या बाबतीत माझ्यावर तुम्ही गोष्टी रचत होता मी संशय मी याला करण्याचा प्रयत्न केला होता परंतु हा त्यातून वाचला जर त्यानं माझं म्हणणं ऐकलं नाही तर कैद केला जाईल आणि अत्यंत अपमानित होईल इसुवले सामनं सांगितलं हे माझ्या पालन करत्या तुरुंगवास मला मान्य आहे यापेक्षा कि मी ते काम करावं ते हे लोक माझ्यापासून अपेक्षा करतात आणि जर माझ्यापासून तू यांच्या चालींना टाळलं नाहीस तर मी त्यांच्या तळ्यात अड़केन आणि अज्ञानी लोकांमध्ये सामील होऊन राहील त्याच्या रब न त्याची प्रार्थना स्वीकारली आणि त्या स्त्रियांच्या चाली त्याच्या पासून टाळल्या मी संशय तोच आहे जो सर्वांचा ऐकतो आणि सर्व काही जाणतो मग त्या लोकांना कल्पना सुचली की एका कालावधीसाठी हो त्याला कैद करावं हो। वस्तुतः त्यांनी त्याच्या निष्कलंकतेच्या आणि आपल्या स्त्रियांच्या स्वयरूपणाच्या स्पष्ट निशाण्या पाहिल्या होत्या तुरुंगात आणखी दोन गुलाम त्याच्याबरोबर दाखल झाले एके दिवशी त्यांच्यापैकी एकानं सांगितलं मी स्वप्न पाहिलं आहे कि मी दारू गाळीत आहे दुसऱ्यानं सांगितलं मी पाहिलं कि मी माझ्या डोक्यावर भाकऱ्या ठेवल्या आहेत आणि पक्षीच्या खात आहेत दोघांनी सांगितलं आम्हाला याच भाकीच सांगा आम्ही पाहतो की आपण एक नेक मनुष्य आहात कबिलुमिरक्षुलो वहुम होम किरून وَاتَّبَعْتُ آبَائِي إِبْرَاهِيمَ وَيَعْقُوبَ مَا كَانَ لَنَا أَن نُشْرِكَ بِاللَّهِ مِنْ شَي مِنْ شَيْءٍ فَضْلِ اللَّهِ عَلَيْنَا وَعَلَ النَّاسِ وَلَاكِنَّ أَكْثَرَ النَّاسِ أَكْثَرَ <يَشْرُون> ुबाले साहेब न सांगितलं येथे जे जेवण तुम्हाला मिळतं ते येण्यापूर्वी मी तुम्हाला या स्वप्नाचं भाकीत सांगेन हे तेया है? जे मजा रब न प्रदान के लिए है।, है कि मार्ग सोड़े जे अल्लाह वाणी नहीं पड़लोक इनकार करता अपने याकूब अल इसलामार्ग अनुसार है आमच काम नवे कि आम्मी अल्लाह बरबर एखाद लागीदार खर पहा अल्लाह की कृपा है आम सर्व मानव कितना अन्य को दास आम बन सकता है परंतु बहुतेक लोक कृतज्ञ बनत या मा मिन वा मा मिन मिन इल्ला वा इन नाही हे कैदेतील साथीदारांनो तुम्ही स्वतःच विचार करा की पुष्कळचे विभिन्न रब बेहर आहेत अथवा तो एक अल्लावर प्रभावी आहे त्याला सोडून तुम्ही ज्यांची बंदकी करत आहात ते याशिवाय काहीच नाहीत की बस काही नाव आहेत जे तुम्ही आणि तुमच्या वाढवडिलांनी ठेवली आहेत अल्लाहानं त्यांच्यासाठी कोणतंही प्रमाण उतरवलं नाही शासनाची सत्ता अल्लाह अल्लाहचिरीज इतर कोणासाठी नाही त्याची आज्ञा आहे कि त्याच्या स्वतःशिवाय तुम्ही इतर कोणाची बंदगी करू नका ही थेट सरळ जीवन पद्धती आहे पण बहुतेक लोक जाणत नाहीत हे कैदेतील साथीदारांनो तुमच्या स्वप्नांचा अर्थ हा आहे तुम्हापैकी एक तर आपला रब मिस्त्राधिपती याला दारू पाजील दुसरा तर त्याला जाईल आणि पक्षी त्याच डोकं टोचा त्या गोष्टीचा जे तुम्ही विचारत होता मग त्यांच्यापैकी ज्याच्याविषयी कल्पना होती की तो मुक्त होईल त्याला यसुब अलेस्मनं सांगितलं की आपल्या रब मिस्त्राधिपतीकडे माझा उल्लेख कर परंतु शैतानं त्याला असा विसर पाडला की तो आपल्या रब मिस्त्राधिपतीपाशी याचा उल्लेख करण्यास विसरला आणि यिसुबले स्लाम कित्येक वर्ष तुरुंगात पडून राहिला एके दिवशी बादशनं सांगितलं मी स्वप्नात पाहिलं आहे कि सात लठ्ठ गायी आहेत ज्यांना सात रोडक्या गायी खात आहेत आणि अन्नाची सात कणस हिरवी आहेत आणि सात सुकलेली हे दरबारी लोक हो। मला या स्वप्नाचं भाकित सांगा जर तुम्हाला स्वप्न फल कळत असेल लोकांनी सांगितलं या तर गोंधळयुक्त स्वप्नांच्या गोष्टी आहेत आणि अशा प्रकारच्या स्वप्नांचं भाकीत आम्ही जाणत नाही त्या दोन कैद्यांपैकी जो वाचला होता आणि ज्याला एका दीर्घ काळानंतर आता आठवण झाली त्यानं सांगितलं मी आपल्याला याचा अर्थ सांगतो मला जरा तुरुंगात ईसुबलेम कडे पाठवून द्यायू ही त्यानं जाऊन सांगितलं ईसुबालेम हे मूर्तिमंत सत्य मला या स्वप्नाचा अर्थ सांग की सात लठ्ठ गायी आहेत ज्यांना सात रोडक्या गायी खात आहेत आणि सात कणस हिरवी आहेत आणि सात सुटलेली कदाचित मी त्या लोकांपासून परत जावं आणि कदाचित त्यांनी जाणावं म यांनी सांगितलं सात वर्षापर्यंत तुम्ही निरंतर शेतीवाडी करत राहाल या दरम्यान जी पिकं तुम्ही कापाल त्याच्यापासून फक्त थोडासा हिस्सा जो तुमच्या अन्नासाठी उपयोगी पडेल काढा आणि उरलेला त्याच्या कणसातच राहू द्या नंतर सात वर्ष अत्यंत बिकट येतील त्या काळात ते सर्वांना खाल्लं जाईल जे तुम्ही त्या काळासाठी साठवाल जर काही उरेल तर केवळ तेच जे तुम्ही सुरक्षित ठेवलं असेल त्यानंतर एक वर्ष असा येईल की ज्यात पाऊस रुपी कृपेनं लोकांची याचनापूर्ती केली जाईल आणि ते रस गाळतील وَقَالَ الْمَلِكُ أْتُونِي بِهْ فَلَمَّا جَاءَهُ الرَّسُولُ قَالَ اَرْجِعْ إِلَى رَبِّكَ فَاسْأَلْهُمَا بَالُ النِّسْوَةِ اللَّاتِ قَضْطَعْنَ عَيْدِيَهُنْ إِنَّ رَبِّي بِكَيْدِهِنَّ عَلِيمٌ باشدنا سانتلا تلا ماجدو رانا ونزوا شاہی پریشر يسوف علی اسلام زور خوصل تلا تو منالا اب لے رب کڑے پردزا انا تلا माझा रब तर त्यांचा कुठीलपणा चांगल्या प्रकारे जाणून आहे कॉल नाव अन्न होश्याने त्या स्त्रियांकडे पूच्छा केली तुमचा काय अनुभव आहे त्यावेळेचा जेव्हा तुम्ही यसुब अली इस्लाम ला मोहित करण्याचा प्रयत्न केला होता सर्वांनी एकमुखानं सांगितलं अल्लासा आश्रय आम्हाला तर त्याच्या दुष्टाईचा लेश मात्र देखील आढळला नाही अजितची पत्नी उद्गारली आता सत्य उघड झालं आहे ती मीच होते ला फूस लावण्याचा प्रयत्न केला होता निसंशय तो अगदी खरा आहेमला सांगितलं है तो असा होता कि अजीज ल्ञात वाव किआ ती विश्वासघात ना विश्वासघात करता चालीं सापल्च मार्ग नेत नहीं